भाग पांच प्रकरण दुसरे दिल्ली हमला देवगिरी याथयाला मराठ की छावनी पड़ी होती सा दौलताबाद ऐसी चोह बाजूला तल पसरला होता तिन्ही बाजूचर पायथव राहुटा डेरे तंबू पड़े होते रि अंधारत मशाली धू रोकत हो जेवने खावे उरकली तरी मराठी राउत सरदार दरकदार सारे जागे होते राहुट दारांसमोर टेम्बे ढनाढ़ा जड़त होते चाकत्या मराठ्यांच्या बरोबर उंट गोडी आदी जनावरही चागी राहून हरकलेल्या मराठी छावणीकडं टुकूटुकू डोळ्यांनी बघत होती देवगिरीवरच्या शिंडीवरच्या मसलतखान्यातून काळ मराठा छावणी कौतुकानं बघत होता हजारो मशाली टेंब्यांच्या दिमाखात मराठी दौलतीचा अभिमान उजळून जात होता अजिंक्य देवगिरीवर विजय झेंडा फडकवणाऱ्या दोघा तिघांत मराठ्यांचा समावेश झाला होता शत्रूकडून जीत होण्यासाठी किल्ल्याला शतकानुशतकी वाट बघावी लागत होती मराठी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज देवगिरीच्या आजूबाजूला पोहोचू शकले नव्हते त्यांना भगवा झेंडा देवगिरीवर फडकवण्याचं भाग्य लाभलं असतं तर ते हिंदुस्थानाधिपती लिलया झाले असते याची देवगिरीलाही जाणीव होती फंदफितुरीने महम्मद तुगलगाने मात्र देवगिरी जिंकला होता या अजिंक्य बळकट आणि बलदंड किल्ल्यावरच हिंदुस्थानचे सिंहासन स्थापावे अशा मनसुब्याने तो वेडा झाला होता इथूनच हिंदुस्थानचा कारभार पाहिला होता त्याने हा सारा इतिहास आठवून देवगिरीच्या माथ्यावर फडकणाऱ्या जरी पटक्याला आनंदाचं कापरं भरत होतं सदाशिवराव भाऊ आणि रघुनाथ दादांच्या पराक्रमानं किल्ल्याभोवतीची तिहेरी तटबंदी लज्जित झाली होती तटबंदी बेजून कोणी शत्रू आत आला तर त्याला बुलवून खंदकाप्रत नेणाऱ्या चोरवाटा खडेलोट करणाऱ्या पळवाटा जंतर करून कंठस्नान घालणारे जादूमयी दरवाजे सारे सारे खजिल होऊन चोरट्या नजरेनं मराठा छावणीकडे बघत होते सारी छावणी आनंदानं फुरफुरत होती दोनच दिवसांवर रंगपंचमी आली होती आत्तापर्यंत अनेक पंचम्या मराठा सैनिकांनी अनुभवल्या होत्या पण ह्या पंचमीची गोडी मात्र अवीट होती श्रीलगनाला पुण्याहून बाहेर पडलेल्या सैन्यानं निजामाची अक्षरशः दानादान उडविली होती निजामाचा मुलूकच्या मुलूक बेचिराग करून त्याला सळोखी पळो करून सोडला होता मराठ्यांच्या रेट्याने निजामाचा काटा ढिला झाला म्हणूनच तो सुलुखाला राजी झाला उदगीरच्या तेजस्वी किल्ल्याबरोबरच बुराणपूर असिरगड दौलताबाद अहमदनगर मुल्लेर, असा पंचेचाळीस लाखांचा मुलूक मराठ्यांना मिळाला शिवाय पंधरा लाखांची चौथाही त्यांच्या पदरी पडणार होती या मोहिमेच्या निमित्तानं दस्तूर नानासाहेब पेशवेही बऱ्याच काळानं पुण्याबाहेर पडले होते अटकेपार झेपावणारे पेशव्यांचे धाकटे बंधू रघुनाथदादा कर्नाटकात विजयश्री खेचणारे पेशव्यांचे मुख्य कारभारी आणि त्यांचे चुलत बंधू सदाशिवराव भाऊ पेशवाईचा धागापुढे गुंपू नाना नानासाहेबांचे थोरले चिरंजीव विश्वासराव या खाशांबरोबर अनेक मोठमोठे सरदारही या मोहिमेत सामील झाले होते खुद्द पेशव्यांचा तळ अहमदनगरात होता झुंजावर सदाशिवराव भाऊ रघुनाथ दादा आणि विश्वासराव अग्रभागी होते या मोहिमेची मुख्य धुरा सदाशिवराव भाऊंनी यशस्वीपणे सांभाळली अजिंक्य देवगिरीच्या लौकिकाला खिंडार पाडलं या निर्णायक विजयाने मराठे चेकाळून गेले पंचमीची जोरदार तयारी सुरू झाली भाऊंचे आणि दादांचे चित्त स्थिर नव्हते देवगिरी जिंकूनही मनात शल्ले बोचत होत उत्तरेत मर्द दत्ताजी शिंद्यांना जेरबंद करण्यासाठी नजीब खान आणि अब्दली बादशाह असुसल्याच्या वार्ता कानावर आल्या होत्या दत्ताजी प्राणपणाने दिल्लीच्या रक्षणासाठी धावतो आहे त्याच्या कुमके त्वरित रवाना व्हावं असे अनेक खलिते पेशव्यांनी जयनगरला मल्लार मल्हारबाबा होळकरांकडे धाडले होते अंतर्वेदीतून जल्दीने कलिता यायचं म्हटलं तर 23-24 दिवस लागत होते पंधारवाड्यात तर काहीच खबर नव्हती पेशव्यांसह सर्व खाशांचा जीव टांगली लागला होता खाशाडेऱ्यात भाऊ आणि दादासाहेब मसलत करीत होते दोघावीर चुलत्यांचं संभाषण सतरा वर्षांचा विश्वासराव कानदेव नायकत होता बाहेर छावणीत जिथे तिथे पंचमीची धूमधाम उडाली होती काही स्वार वाघ बकरीच्या खेळाचा सराव करीत होते पंचमी साजरी करायला नानासाहेब देवगिरीवर येणार होते त्यांच्या उपस्थितीत आपल्या कलेचं चीज व्हावं म्हणून कलावंत मंडळी जीवाच्या जोरानं झटत होती आंबाबाईचे भूते तोंडावर गुलाल माखून हातातले फलिते वाजवी आई उदय ग अंबे नावाचा गरज उदे म्हणून डफावर ताल धरीत होते तर दुसऱ्या एका डेऱ्या गोंधळी मंडळी सुमळावर दिदी नानांग थिदी नांग दिदी नांग थिदी नाचा ठका जुळवत पंढरीच्या इटूराया गोंधळाला या गोंधळाला या हो गोंधळाला या म्हणून गात होते एका बाजूला दिमडीच्या तालावर मुरळ्या नाचत होत्या नाचता नाचता म्हणत होत्या देवा खंडेराया तुझी वाट उभा जेजुरीचा घाट गडाला पायऱ्या तीनशे साठ ग जी, जी बाजूला शेकोटीची धग धरून पन्नास साठ राऊत बसले होते तिथं एक शाहीर खड़ा आवाजात गात होता मध्येच डफाचं कातळ जाळावर शिकीत होता डफाच्या धनक्या आवाजाबरोबर त्याचा आवाजही चढत होता कमरेचा आवळून काच गोड्याला टाच शिरी जगमेग शिरपेच दादा धडके अटकेवरी अहो दादा धडके अटकेवरी गरुडाची जेप चाविला साप धरणी झाली थरकाप तसे गिलच्या भागे कंद गिलच्या भागे कंद तर दुसऱ्या बाजूला पवळा करनीचा फड उभा होता दोन हजार राऊतांनी तमाशाभोवती कोंडाळं केलं होतं कालच खुलताबादहून गाड्या भरून आबा कलालानं दारूचं रांजण आणलं होतं दारूला आता बरकत आली होती जिंकलेली मंडळी डोलकीच्या तालावर गोंगत होती नानासाहेबांच्या काळात तमाशाला सुगीचे दिवस येत होते खुल्या अंतक्करणानं पेशवा गावरानं कलावंतांना दाद देत होता फडकाच्या अंगावर बिदागी म्हणून सोन्याची कडी बिरकावत होती म्हणूनच या मोहिमेत चार ते पाच फड सामील झाले होते रोखीच्या धंद्यासाठी मराठा छावणीशिवाय हक्काचं दुसरं ठिकाण नव्हतं तीन रोजात पेशव्यांसमोर फड उभा करायचा म्हणून बाजिंदी पावळा सुरातालात नाचत होती मोरपंखी पदर हवेत उडवीत कबुतराव आणि गिरक्या घेत होती नजरेचे तिरपे कटाक्षटाकीत गात होती वय अजूनही लहान आल ना हि गाऊ कस राया पिरतीचं गान गाऊ कस राया पिरतीचं गान औरंगाबादहून हिरव्या पिवळ्या तांबड्या रंगाने भरलेल्या बैलगाड्या छावणीवर येत होत्या रंगांच्या गोनी तळावर पडत होत्या यंदाची रंगपंचमी चोरात होणार होती खाशा डेऱ्यात भाऊसाहेबांचं आणि दादासाहेबांचं खलबत चालूच होत तोवर एक सांडणी स्वार घाईघाईनं डेऱ्याजवळ दाखल झाला भालदार धावत आत आला तो भाऊसाहेबांना सांगू लागला शिंद्यांचे दिवाण रामाजी बाबा यांचा खलिता घेऊन एक सांडणी हिंदुस्थानातून आला आहे खबर तातडीची असून तो साहेबांची भेट लगेच चाहतो आहे भाऊसाहेबांनी त्याला ताबडतोब धाडा असं फरमावलं घाबरा घुबरा सांडणी दाखल झाला खलिताच्या पहिल्या चार ओळी वाचताच भाऊंचा चेहरा खर्रकन उतरला डोळ्यातून टचकन दोन थेंब उघळले त्यांची ती विचित्र अवस्था बघून रघुनाथदा ओरडले भाऊसाहेब काय झालं काई अरे दादा आपला बहादुर दत्ताजी शिंदे बुराडी गाटा ठार जाऊ कंठ दाटला अंगा वर विजेचा गोला कोसलावा तसे रघुनाथ दादा आश्वासराव जागी गारठन गघुनाथराव भाले भाऊ कस जा कसका होना हुकेक फोड़ भाऊ साहब मनाले सारीच गाड़ उड़ी रे दादा शिंद्यांच्या फौजेची दानादान उडाली आहे यशवंतराव जगदाळे भोईटे, फलटणकर भोसले असे एकापेक्षा एक खंदेवीर ठार झाले आहेत दिल्ली पठाणांनी हस्तगत केली आहे आंतर्वेदीतले सारे अफगान माधुसिंग सुजाव दौला नजीब खान सारा भारतवर्ष एक झाला आहे शिंद्यांच्या पाठोपाठ होळकरांच्या सैन्याची गाळण उडत आहे मराठ्यांची हिंदुस्थानातील सारी ठाणी उद्ध्वस्त बेचिराग झाली आहेत खलिता वाचता वाचता बाहूंचे डोळे डबडबले जलाऊघात अक्षर अस्पष्ट दिसू लागली त्यांनी शेल्याने डोळे पुसले दुःखानं व्याकुळ झालेल्या विश्वासरावांनी विचारलं काकासाहेब जनकोजी बाबांचं काही कमी जास्त सर्वांगाला जखमा आहेत अजून वाहतायत त्या जखमा जाया होऊन चमेली पडले आहेत दादा शिंद्यांच्या जयाप्पा पाठोपाठ रणबहादूर दत्ताजी नाहीसा झाला शिंद्यांची धनदौलत बुडाली मल्लार मल्हारबाबांनी सुरू केलेला जंगालाई फारस यश लाभत नाही गेल्या दहा वर्षात कष्टानं मराठेशाहीचा उत्तरेत उभारलेला कुतुबमिनार ढासळला दोन पिढ्यांचं रक्त वाया गेलं खाशा डेऱ्यातली गडबड बघून समशेर बहादर सखाराम बापू बळवंतराव मेहंदळे सारी सरदार खाशा डेऱ्याकडे धावले जहाज फुटू लागल्यावर गोंधळ उडावा तशीच धांदळ डेऱ्याजवळ उडाली इतक्यात दुसरा हरकाला अहमदनगरून दौडीनं आला नानासाहेबांचा खलिता पावला त्यांनाही उत्तरेतल्या कल्लोळाची खबर झनखोजी बाबांच्या खलित्यावरून कळाली होती खबर सत्यच निघाली होती पेशव्यांनी उद्या पहाटेच कूच करून तातडीने परतुडाकडे यावे असा लष्कराला निरोप दिला होता पेशवे उत्तरेच्या रोखे परतुडाकडे कूच झाले होते पुढणारी दौलत वाचवायची होती एक एक फळी त्यांना जोडायची होती भाऊसाहेबांनी इशारा दिला तशी साहेबी नोबत जडू लागली ताशांचे तडतड आवाज शेजारच्या डोंगर नगराला थटून कानावर आदळू लागले करण्यांचा कर्कश आवाज कानठळ्या बसवू लागला अचानक कुठे कूच करावे लागणार या कल्पनेने लष्कर हदबदलं रंगांची तयारी करणारे स्वार राऊत बाजार बुनगे काशा डेऱ्याकडे धावू लागले निम अर्धे निद्रेच्या स्वाधीनं झालेले शिपाई तारवटून उठले तेही खाशा डेऱ्याकडे पळू लागले बघता बघता हजारो मराठा वीर अंधारात खाशा डेऱ्यांपुढे दाखल झाले उत्तरे दत्ताजी शिंदे पडल्याची बातमी दारूच्या कोठाराला आग लागावी आणि कोठार भडकावे तशी छावणीभर भडकली ज्यांनी दत्ताजीला पाहिला होता त्याच्या संगतीत चार दिवस काढले होते त्याचा पराक्रम ऐकला होता असे सारे रडू लागले काहींनी अतिशोकाने गळा काढला सारा तळ हिलावून गेला कैक भेचऱ्या नजरेनं एकमेकांकडे बघू लागले भाऊसाहेबांच्या आवाजानं सारा तळचिडी चूप झाला भाऊ ओरडले दत्ताजीनं हिंदुस्थानासाठी बलिदान केलं अहमदिया करारानुसार दिल्लीच्या पातशाहीच्या रक्षणासाठी आमचा कोयनूर अग्निकुंडात जळून खाक झाला आता गिलचांचा सूड घेतला पाहिजे परक्या शत्रूला हिंदुस्थानच्या हद्दीबाहेर फेकून दिला पाहिजे काळानं एवढा अमूल्य हिरा नेऊन मराठी राज्यावर गोरा अन्याय केलेला आहे झाल्या गोष्टी सिलाज नाही पण आता झुंजायचं आहे पुढची वाट अस्पष्ट आहे रोजा दोन रोजात गोष्टी स्पष्ट होतीलच त्यासाठीच भल्या पहाटे उठून परतुडाकडे कूच करायचं आहे उगवत्या सूर्याला छावणीच्या तळावर सुतळीचा तोडा सुद्धा दिसायला नको एवढी जलदी करायची आहे उत्तर रात्रीपर्यंत भाऊसाहेब आणि दादासाहेब जागेच होते देवगिरीची व्यवस्था लावित होते पहाटेच्या वक्ताला लष्कर जाग झालं सूर्य उगवला तेव्हा मराठ्यांचं लश्कर नवे तर अर्ध्या लाखाचं शहर हत्ती हत्तीघोड्यांसह देवगिरीच्या पुढे पाच सात कोस सरकलं होतं अंबारीत बसलेले भाऊ आणि दादा पाठीमागे वळून पुन्हा पुन्हा बगत होते दत्ताजीचं रक्त सर्वांगाला पासून तांबडा बेसूर दिसणारा देवगिरीवरचा जरी पटका अंतकरणाला चूड लावित होता संताप आणि दुःखाच्या आवेगानं भाऊसाहेब दादासाहेब असू पुशीत होते गलबललेला विश्वासराव आपल्या सुलतानकडं पुन्हा पुन्हा बघत होता रंगाचा बेरंग उडाला मराठे हतबल झाले मराठ्यांनी रंग उदळायच्या आधीच दत्ताजीने महिन्यापूर्वी यमुना काठावर आपल्या रक्ताची रंगपंचमी साजरी केली होती देवगिरीवर रंग खेळावयास निघालेले नानासाहेब आंबे परतुडास येऊन पोहोचले होते तरेच्या भावी कारभाराच्या वाटाकाठी इथेच तर घडणार होत्या पुढे काय आणि कसे या विवंचनेत मराठा लष्कर अडकले होते तात्पुरत त्या हलक्या राहुट्या डेरे पडले होते काशा डेऱ्यात नानासाहेब रघुनाथराव भाऊसाहेब विश्वासराव महाजी पुरंदरे बळवंतराव मेहंदळे सकाराम बापू बोकील समशेर बहादूर मानाजी मायगुडे सोनाजी भापकर असे वेचक मराठावीर नानासाहेब पेशव्यांबरोबर मसलतीस बसले होते नानासाहेबांच्या चेहऱ्यावरचा उदगीर विजयाचा रंग केव्हाच पालटला होता चेहरा चिंतेनं ग्रासला होता ते उदासवाने लोडाला रेलून बसले होते पेशवे आता कादा सह सारे नाना नुद्रेक बगत होते निश्वास टाक नत्तभा मजे ईश्वर घर का शिपाई होता ऐसा पुत्र होने नहीं राणोजीं कुार करी लेख नहीं शिंदे होलकर एक होन जुंजाद बिड़ले पठाण्चे पारिपत्य केवेतेकनाक वाया गेला नानासाहेबांनी भाऊंना आदेश दिला दत्ताजींच्या पत्नीच्या भागीरथीबाईंच्या नावे 24 खेड्यांचा सरंजाम जाहीर केला नानासाहेबांच्या घोषणेने साऱ्यांना आनंद झाला नानासाहेब म्हणाले अब्दल्लीचा बिमोड करण्यासाठी दादाला या आधीच उत्तरेत दाडायचा होता या ना कारणाने ते राहून गेले आणि बिगाड झाला आता कोणी ना कोणी खाशाने दिल्लीकडे अव्वल तोफ गोळ्यांसह रवाना व्हावे अन्यथा उत्तरेत अर्धमेली झालेली मराठी माणसं पूर्ण मरून जातील असेच तिकडचे सारे खलिते बोलतायत कोणी एखादा सरदार धाडावा खासा मोरा व्यर्थ पाठवू नये सकाराम बापू म्हणाले मोहरानं पाठवून काय करायचं भाऊसाहेब कडाडले उत्तर हिंदुस्थानाची घडी साफ बिघडली आहे खाशाने झेप घेतल्याशिवाय उत्तरेत जरी पहिल्यासारखा डवलानं फडकणार नाही दादासाहेबांनीच त्वरेनं निघावं हे उत्तम पहिल्या चुका आता करू नयेत कष्टानं राज्य राखावं तरच बादशाही टिकेल नानासाहेब बोलले खुद्द पेशवे सरकारानी आणि भाऊसाहेबांनीच मिळून उत्तरेत यावं अशी तिकडच्या मराठी माणसांची मागणी आहे रघुनाथ दादा बोलले आता आम्ही कशाला पंधरा वीस वर्षांमागं आम्ही तिकडे बहुत दौड केली आता आमची उमेदीची वर्षं कसली जंगत तुम्हीच करायचा दादासाहेब आपण थोरेनं निघावं सुकांची उजळणी पुन्हा होऊ नये याची फक्त खबरदारी घ्या नानासाहेब बोलले सुकांची उजळणी म्हणजे पेशव्यांचा मतलब आमच्या ध्याने आला नाही दादासाहेब म्हणाले मतलब सापच आहे अनेक दिवसांच्या रोगावर कायमचा इलाज करावा मध्येच न राहून भाऊसाहेब बोलू लागले त्या पाप्याचा नजीबाचा पुरता बिमोट झाला नाही दादासाहेब पोटात नजीब रूपी तीर घुसला असताना तो काढण्याआधी तुम्ही अटकेवर जरी पटका फडकवलात आता त्या तीरानं मराठी राज्याची आतडी गोळा केली राज्याच्या देहाचा लोळामोळा कधी होईल हे सांगवत नाही भाऊसाहेब अटकेवर झेंडा लावणं पोरासोराचा खेळ नव्हता मध्ये सकाराम बापू उपासून म्हणाले दादासाहेबांनी साक्षात गगनाला गवस्नी घातली अकबराच्या काळातही जो भाग हिंदुस्थानात नव्हता त्या मुलकात भीमतट्ट उधळली दादा दादासाहेबांच्या पराक्रमाचा मुलायजा कोण बाळगतो तेज कोरी कात्रजचा गाठ जिंकला असता तर साऱ्यांनी गोड्या तोरणं उबारून जयजयकार केला असता बापू आपण असं बोलू नये जेव्हा भीमतट्ट अटक नदीचं पाणी प्यायली तेव्हा उभा महाराष्ट्र देश आनंदानं वेढा झाला शाहिरांनाही कंठ फुटले रैतेनंही कीर्ती गायली यापुढेही मराठ्यांच्या इतिहासात दादासाहेबांनी या एकाच कृतीनं अडळस्थान प्राप्त केलं आहे पण अटकेवर बावटा फडकता फडकता काही चुका घडल्या त्या आजही भावतायत भाऊसाहेब उद्गारले भाऊसाहेबांनी असे नथितून तीर मारू नयेत आमच्या हातून असे कोणते प्रमाद घडले ते साफ साफ सांगून मोकळे व्हावे दादासाहेब चिडक्या स्वरात विचारू लागले चार सालांच्या अंतरात आपण दोनदा उत्तर मोहीम करून आलात शिंदे होळकरांतील तंटेबकेडे पुढाकार घेऊन मिटवावेत अशी साऱ्या राज्याची आपणाकडून अपेक्षा होती पण आपल्या वर्तनानं म्हणा भोळ्यासामृत्यूनं भिडेनं म्हणा आपण बाबत काही करू शकला नाही शिंदे होळकरांचं जूक कायमचं फुटलं शिवाय गोविंदपंत बुंदेले अंताजी मानकेश्वर हिंगणे बंधू अशा उत्तरेतील सरदारांनी वकिलांनी स्वतःच्या खोगिरी भारल्या महसूल पुण्याला फडापर्यंत पूर्णतः कधी पोहोचलाच नाही हिशोबात घोळ केले तिकडे उत्तरेत मात्र स्वतःच्या माड्या हवेल्या उठवल्या जमीनदारी केली तसे कामचुकार राजद्रोही सेवकच राज्याचे खरे शत्रू असतात त्यांना जरा बसवायचे तर सोडाच पण गोपाळ बर्व्यांसारख्या आपतांची त्यात भर घालून तुम्ही सरंजामदारी वाढविलीत पेशव्यांचे सख्खे बंधू या नात्यानं तरी आपण या अशा प्रकारांकडे डोळे झाकणं करता त्यांना पायबंद घालायला हवा होता भाऊसाहेब बोलले भाऊसाहेबांचे बोल दादासाहेबांना आणि साकाराम बापूंना जास्त बोचत होते भाऊंच्या बोलासरसा दादासाहेबांचा चेहरा पालटत होता पण भाऊ पुरे चार सालाने दादांना वडील होते शिवाय नानासाहेबांच्या साक्षीनं भाऊंना बोलणं म्हणजे धाडसच कारण नाना, नाना भाऊंमधला गाडा स्नेह उभ्या दौलतीलाच नव्हे तर दिल्लीच्या बादशाहीलाही ठाऊक होता मसनदीवर नानासाहेब असले तरी राज्याचा बराच मोठा गाडा भाऊसाहेब स्वतः आखत होते जशी बाजीरावाला धाकट्या बांधवाने चिमाज्या आप्पाने साथ दिली तशीच चिमजा मुलगा भाऊसाहेब नानासाहेबांची संगत करीत होता राज्यकारभारात भाऊ मनासारखी गोष्ट घडवून आणणारच अशी सर्वांची धारणा होती आज भाऊंचे तिखट बोल दादासाहेबांना निमुटपणे ऐकून घ्यावे लागत होते उत्तरेच्या मोहिमेबाबत तपशीलवार वाटाघाटी सुरू होत्या भाऊसाहेब बोलले उत्तरेत कोणीही जाऊ दे पण परका शत्रू हिंदुस्थानच्या सीमेबाहेर हाकललाच पाहिजे दशकापूर्वी बादशाहीच्या रक्षणाचं व्रत मराठी राज्यानं उचललं होतं ते आपण पेललंच पाहिजे सुजाउद्दवला माधवसिंग हे हिंदुस्थानी आहेत त्यांचे आमचे तंटेबकेडे आम्ही आपापसात आप बसून सोडू पण आपताली रूपी परकीय घुसखोर नाहीसा केलाच पाहिजे एवढी नानावलेली शिंद्यांची फौज गनिमान लिलया बुडविली शत्रूच्या समाचारासाठी दारुगोळा तोफ असा अव्वल दर्जाचा सरंजाम न्यायलाच हवा पण आधीच दौलतीवरचा कर्जभार वाढला आहे तेव्हा खर्चावर मर्यादा घालून मोहिम पार पाडली पाहिजे ऐंशी लाखांचं कर्ज डोळीवर घेऊन नव्हे नानासाहेब बोलले नानासाहेबांच्या बोलासरच बापू आणि दादा एकमेकांकडे पाहू लागले दादांच्या दोन्ही मोहिमात बापूच कारभारी होते कवडीनकवडी त्यांच्याच हातून खर्ची पडली होती पेशव्यांचे विचार बापूंना कसेसेच वाटले भाऊसाहेब चटकन बोलून गेले पेशवे सरकारांचा हा मुद्दा लाखातला आहे दौलतीवर कोट्यवधीचा कर्जभार आहे तालुकदार महालदारांकडून वेळेवर भरणा होत नाही खर्चाचे ताळमेळ घालणे मला जिकिरीचे होते म्हणूनच यापुढे ज्यांनी मोहिमेवर बाहेर पडायचं त्यांनी नालबंदी सिबंदी हा खर्च जिकडच्या तिकडे वारावा मुलगिरीवरून भरणा आणावा कर्जाच्या गोनी नव होता होई ती उधळपट्टीत थांबवावी बाउंचे बोल दादासाहेबांना झोंबू लागले बापू कडूजार चेहरा करत दादांकडे पहा डोळे मिचकाव लागले दादांची अवस्था विचित्र झाली ऐकलं ते खूप झालं आता यापुढे ऐकायला नको ती त्राग्यानं म्हणाले आता हिंदुस्थानी तीन तीनदा जाण्याची आमची इच्छा नाही आणि श्रीमंत तरी आम्हालाच धाडण्याच्या विचारात असतील तर त्यांनी ऐंशी हजार आणि वर एक करोड खजिन्याची सोय करावी मग दुराणीची काय विषात ते आम्ही बघून घेऊ नाहीतर आमच्याच्याने मोहिमेवर जाणे संभवत नाही भाऊसाहेब म्हणाले राज्य चालवायचं असेल तर खर्चाचा मेळ घातलाच पाहिजे रीण काढून सण न करता अर्ध्यातली कोर खाऊन दिवस काढावेत हा मराठी धर्म आहे भाऊसाहेबांचे दोस्त बळवंतराव मेहंदळे मगापासून बापूंचा कडू चेहरा निरखत होते ते बापूंना डिवचत म्हणाले ज्यांनी अटकेची भाषा करून एवढा कर्जाचा डोंगर उभारला त्यांनी अनेकदा संधी येऊनही अब्दालीशी सरळ सामना कधी केला आहे का बळवंतरावांचे हे शब्द ऐकताच दादासाहेबांची तापल्या तव्यावर शिंतोडे टाकता चर्र व्हावे तशी अवस्था झाली लालबुंद दादासाहेब बळवंतरावांकडे पाहत म्हणाले मेहंदळे जरा फड सोडा आणि राणात या फडावरची खरडे घाशी आणि रानातला जंग यात म्हटलं उभ्या दौलतीला कळू द्या कोण गाझी आणि कोण बोरू बहादर दादासाहेब बळवंतरावांकडे बघून बोलत असले तरी त्यांचा हा गाव भाऊसाहेबांच्याच जिवारी होता साऱ्या खाशांच्या ध्यानात हा प्रकार आला भाऊंची चर्या कठोर झाली ते नाना नानासाहेबांकडे बघू लागले नानासाहेबांनी झाला प्रकार लक्षात घेतला आणि ते सावरासावर करीत म्हणाले दादा तुमचे शब्द माघारी घ्या उत्तरेच्या मोहिमेवर तुम्हाला पाठवलं याचा अर्थ भाऊलरण माहीत नाही का भाऊंची महाजी बाबाबरोबरची कर्नाटक मोहीम बहादूर भेंड्याच्या किल्ल्यावरची चढाई सावनूरच्या नबाबाची त्यांनी उडवलेली दमछाक तुंगभद्रा आणि कोरेगावच्या लढाया चढाया आणि लांब कशाला जाता त्यांनी नुकताच देवगिरीवर रोवलेला जरीपटका पटका कोण विसरेल मुत्सद्दी जसे त्यांच्या बोरूतील शाईला घाबरतात तसेच थोर रणवीरांनी त्यांच्या तलवारीचं चा पाणी चाकलं आहे मसलतीचा रोख वैयक्तिक टीकेकडे जाऊ लागला अजूनही पुऱ्या वाटाघाटी करायला पुन्हा बसायलाच हवे होते आजची बैठक इथेच थांबविण्याचा इरादा पेशव्यांनी बोलून दाखवला बा बा मुला हिजा च्या बालदार चोपदारांच्या आरोळ्या उठल्या ताजीम स्वीकारीत नानासाहेब खाजगीकडे निघाले भाऊसाहेब आपल्या खाजगीकडे बसले होते रात्रीच्या अंधाराचा मंद मंद समया आणि चिरागदाने प्रतिकार करीत होती भोजन आटोपून भाऊ आणि त्यांचे बालमित्र नाना पुरंदरे लोडाला टेकून बसले होते बाजूच्या कोपऱ्यात पार्वतीबाई गादीवर बसून होते त्यांची पिवळी पैठणी रात्रीची गडद पिवळी दिसत होती समईच्या प्रकाशात तिची किनार चमचमत होती हिऱ्याची नात नाकात चमकत होती अठरा एकोणीस वर्षाच्या गोऱ्या पान पार्वतीबाई अंगावर कश्मीरी शाल पांघरून बसल्या होत्या आपल्या धीरगंभीर पतीची अधिक गंभीर मुदरा पुन्हा पुन्हा त्या बघत होते। आज मसलतीत रघुनाथ रावांनी भाऊंच्या तोंडास तोंड दिल्याची वार्ता येव्हाना लष्करात पसरली होती भाऊंच्या बदलत्या चर्येबरोबर पार्वतीबाईंचा त्या हवालदिल होऊन भाऊंकडे एकटाक बघत होते भाऊंच्या शेजारीच बसलेले नाना पुरंदरे भाऊंच्या आगळ्यान दर्शनानं बावरून गेले होते नानांनीच कोंडी फोडली भाऊसाहेब आपण असे अस्वस्थ आणि चिंताक्रांत होऊन कसेच आलेल आपण पेशवाईचे मुख्य दिवाण कारबारी, थोर मनानं इतरांच्या प्रमादांकडं दुर्लक्ष करायचं क्षमाशील राहायचं आपणच डोक्यात राग घालून कसेच आलेल उंच बांध्याचे आणि मजबूत हाडापेरांचे भाऊ तसेच अनिश्चल राहिले त्यांचा हजारो नमस्कारांनी आणि तालीमबाजीनं तगडा झालेला बलदंड देह उग्र बासू लागला गौर मुद्रेवर साचलेले धर्मबिंदू शेल्या पुषित भा बोलते जाए नाना, को समझुन घेन भेटल तर समझौना चाह आता सार्च मजा बुद्धि बाहर जाऊँ लागला है जनू का ही मजाच स्वार्था सा हा गाड़ा आखते है ना लहानपनापून मी एकाकी तो बग जन्मदाता माता पित्याद्रा अस्पष्ट सुधा आठवत नहीं माला चोीस पंचवीस दिवस इलासा होते मी पाण्यात टँ टँ करीत असतानाच मातोश्री मला सोडून देवाघरी गेल्या तीर्थरूप आप्पा थोरल्या पेशव्यांबरोबर बाहेर मोहिमेवरच असायचे दसऱ्याला जी मोहीम सुरू ते कोसळत्या पावसाबरोबरच तीर्थरूप शनिवार वाड्यात यायचे परदेशी पाखरणगत भेटी आमच्या पावसाळ्यात तीन चार मासात पुन्हा त्यांचे हिसाब किताब चालू व्हायचे त्यातूनच अधून मधून साताऱ्याला महाराजांकडे खेपा नुकतंच कुठं कळू लागलं होतं चुलते बाजीराव पेशवे आणि तीर्थरूप आप्पा यांच्या विजयी दुमदुमी उमजू समजू लागलेल्या होते, तोच अकस्मात थोरले पेशवे देवाघरी गेले त्या दोघांचं नाद दुधापाण्यासारखं होतं एक गेला आणि दुसरा खचवून गेला शोकानं तीर्थरूप उन्मळून गेले आणि अवघ्या आठ नऊ महिन्यातच उन्मळून पडले मी एकाकी तो राहिलो शनिवार वाड्यापुढे अनेक नवबती झडत होत्या सारी मुलूक चित करून जरी पटका डवल्याने फडकत नाचत येत होता पण मी बिन आईचा आणि बिनबापाचा एकाकी पोर म्हणजे काय असतं हे सगळं अनुभवत होतो आजी साहेब नसत्या तर भाऊ कदाचित आज तुम्हाला दिसलाही नसता तीर्थरूप पेशव्यांनी आपली लाड पुरवली नाहीत असं कोण म्हणेल पार्वतीबाईंनी विचारलं त्यांचे उपकार विसरण्या इतका कृतज्ञ मी नक्कीच नाही आज जे काही थोडं थाकलं मोठे पण मला प्राप्त झालं आहे ना ती त्यांचीच कृपा पण पन बालपणीचा काळ त्यांच्याही सहवासात कंटता आला नाही मला आज राव काही बोलू देत पण तेव्हा आजी साहेबांनी आम्हा सर्व मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था सातारायला ला लावली होती तेव्हा शाहू महाराज आम्हा पेशव्यांच्या पोरांना घरचेच मानून राजकारणाचे धडे द्यायचे आम्ही सारे सातारच्या मातीत कृष्णेच्या पाण्यावर पोसून मोठे झालो मी रघुनाथ आणि जनोबा एकत्रच वाड़त होतो कधी माहुलीचे घाटावर जाऊन डुबक्या मार तर कधी अजिंक्य तार्यावर जाऊन सुरपारंभ्या खेळ कधी कधी घोडी दौडत आम्ही जावळीच्या मुलखात जात असू किर्र झाडे झोडपांतून रपेट मारताना साक्षात शिवकाळात पोहोचल्याचा भास आम्हाला व्हायचा दांडपट्टा अश्वारोहण मल्लविद्या सूर्यनमस्कार यांचं शिक्षण साताऱ्याच्याच भूमीत झालं कृष्णाकाठच्या वाळूवर आम्हा पोरासोरांच्या रंगलेल्या कुस्त्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत स्वतः महाराज आम आम्हाला आपल्या सिंहासनाशेजारी बसवत राजकारभाराचे धडे देत कधी माहुली कोरेगाव वर्णे निमामपाडळी अशा आजूबाजूच्या खेड्यापाड्यात तंटे सोडवायला महाराज आमची रवानगी करत रघुनाथ आठ वर्षांचा आणि मी बारा वर्षांचा होतो तेव्हा नानासाहेब पेशवे झाले होते दिल्लीच्या मार्गावर असताना बा त्यांनी उदयपूरहून रघुनाथच्या नावे खलिता दाडला। तो खलिता घेऊन रघुनाथ भाऊ भाऊ भाऊ भाऊ करून माझ्याकडे धावत आला त्या काळात नानासाहेबांची माझ्यावर केवडी कृपा होती भाऊंच्या हातून नीट धडे घे असं त्यांनी रघुनाथला पुन्हा पुन्हा बजावलं होतं तेव्हा आप्पा निघून गेले असते तर पेशवे मला त्या जागी पूज्य वाटायचे या साऱ्या बाळपणीच्या गोष्टी थोरपणा येतो काळ बदलतो सिंहासनं आणि निशाणही बदलतात माणसं तीच असतात मात्र मन बदलतात तुझं माझं यातलं अंतर उमजू लागतं तेव्हा सारस बदलून जात भाऊसाहेब बऱ्याच वेळा वेळात वेळ काढून त्या काळी खुद्द नानासाहेब विदुर्निती रघुवंश चाणक्य आणि महाभारतावरही तुमच्याशी चर्चा करीत एखाद्या ओवीचा अर्थ न उमगला तर समजवून सांगत असं तुम्हीच कधी तरी सांगितल्यासारखं मला आठवतं मग मी विचारतो पुढे तुमा उभयंतात नाही म्हटलं तरी थोडासा दुरावा आला त्याचं खरं कारण काय पुरंदरे विचारू लागले आता का आता गोपिकाबाई वैनीसाहेब नानांच्या आयुष्यात आल्या होत्या थोडा फरक हा पडणारच हळूहळू आले वैनीसाहेबांच्या मना तेथे ते पेशव्यांचे चाले ना भाऊसाहेब म्हणाले भाऊंच्या आयुष्यातले चढ उतार त्यांच्या तोंडून पार्वतीबाई प्रथमच ऐकत होत्या त्यांचे नेत्र भरून येत होते भाऊसाहेब ये बोलू लागले एकेका माणसाचं आयुष्य किती सहज सुंदर असतं जांभळाच्या झाडाखाली झोपावं आणि मधाळ फळ डहाळीवरून अलगद पडून ओठांतून पोटात जावं काहींना भूक नसली तरी फळ मुखात कोंबलं जातं तर आमच्या आयुष्यात फळाचं दर्शनच घडत नाही हर एक वेळी फळासाठी जंग करावा लागतो माझं आयुष्य विजयी असूनही ते पराभूतासारखं भासतं माझ्या हर एक विजयाला पराभवाची किनार आहे पावलोपावली संघर्ष सहसा फलप्राप्ती नाहीच बाजीरावसाहेब वारले आणि अप्पा नानासाहेबांना घेऊन साताऱ्याला गेले शाहूराजांनी पेशवायची शिक्केकटार नानांच्या हवाली केली रावसाहेबांच्या काळात अप्पा दुय्यम पेशवे होते नानासाहेब पेशवे झाले आणि महाराजांनी माझी दुय्यम पेशवा म्हणून नियुक्ती केली वय वा वाढत होतं तरी मी साताऱ्यातच होतो पुण्याहून निरोप न मुरळी शेवटी महाराजांनी कडक सांगावा धाडला भाऊस पुण्यास नेणार आहात की नाही तेव्हा कुठे मुराळी आले परिस्थिती बरीच पालटली होती तर नानासाहेब पुरंदरी म्हणाले अर्थातच वहिनीसाहेबांच्या पोटी विश्वासराव निपजले राव पाळण्यात खेळतायत तोवर त्यांना भावी पेशव्यांच्या नियुक्तीची चिंता लागली त्यात वाड्यातल्या आमच्या शिनेच्या सर्व पोरांत मी बऱ्यापैकी होशार आणि हाच माझा दोष पुण्यात आलो तरी कारबराची संधी तरी कुठे होती पंक्ती जेवावे आणि दप्तरात काहीतरी लिहित राहावे डोळ्यां देखत रोज मोहिमा निघायच्या रणभेदी झाडायच्या करण्यात गजर व्हायचा वाड्याच्या सदरेवरच्या एकाकी कोपऱ्यात बे उभा मोहिमेवर झुलत चाललेल्या आंबाऱ्या पाहिल्या की उभ्या अंगाला आग लागायची हजारी कारांजासारखं रक्त उखळून उसळायचं शेवटी आपत माझ्या देहात भरलं होतं ते चुप कसं बसू देणार रोज सदरेवरून नामी सामान्य मोहिमेवरच्या झुलत्या आंबाऱ्या नाचत्या अब्दा गिऱ्या आणि किंकळणारी गोडी पाहायचो मन आतल्या आत घुसमटून निघायचं आज न उद्या संधी मिळेल या वेड्या आशेनं एक एक दिवस कंठायचा भाऊसाहेब करवीरकरांची पेशवाई चालून आली तेव्हा आपला मनसुबा काय होता आनंद झाला होता तेव्हा बिनकामानकाजाचं पुण्यात पडण्यापेक्षा पंचगंगेकाठी कार्य करण्याची आणि नावं कमावण्याची चांगली संधी चालून आली होती मी कोल्हापुरी निघायची तयारीही केली होती माझा कृतनिश्चय तीर्थरूप पेशव्यांना समजला आणि ते थोडेसे गडबडले त्यांची माझ्यावरची मर्जी कालवघात कमी झाली असली तरी अंतरीचा जिवाळा आटला नव्हता त्यांनी आट्टा असाने थांबवून घेतला मला महादजी पंतांनी भावाभावात संघर्ष नको म्हणून दिवानी मोकळी केली आणि मला मुख्य कारबारी म्हणून दुरा माझ्या हाती देण्यात आली नाना पुरंदरे शांत सुरात म्हणाले भाऊसाहेब जशी बाजीराव आणि चिमाजे आप्पांची जोडी त्रिखंडात कीर्तिमान झाली तसाच भाऊ नानांचा जोडा आहे असं सारजग बोलतं परस्परांत परस्परान का ही तरी अपन थोड़ा सबुरीन गव आज इत आम आदर मानपाम जरूर है तरी अंतरी आम्मी परके आहोत। दौलती सा जान कुर्बान करना आमची आम की तैरी आने फारसा विश्वास को टाकत नहीं हा परेपना उपरेपना आम अनेक वेला बोचला टोचला है पाऊसाब खुद ना साहबानी असा का परखेपना दाखिल चकिवत नहीं आम पुरंदर मनाली आज भर मसलतीत रघुनाथ दादांचे उच्चार ऐकलेत ना दौलतीचं अर्थकारण बळकट करावं ज्यांचा ताळेबंदा ढासळतो त्यांची दौलत कोसळते या एकाच भावानं आम्ही फडणिशी स्वीकारून रात्रंदिवस फडावर खरडे घाशी केली श्री गजाननाची आण खाऊन कोणी सांगावा आम्ही कोणत्या झुंजात उन्हे पडलो कर्नाटकच्या स्वारीने वेळी आम्ही अवघी सोळा वर्षांचे होतो तेव्हा शत्रूला दे माय धरणी ठाव करून सोडलं होतं आम्ही त्याची शत्रू अजून याद करतात कोरेगाव तुंगभद्रेचा जंग कोण विसरेल नुकताच अजिंक्य देवगिरीवर जरी पटका फडकाव नाही रघुनाथराव बरू बहादर म्हणून आमची संभावना करतोच कशी दादाला आज मी जाणत नाही ही त्याची उपजतबुद्धी नाही या पाठीमागे बोलविता धनी कोणीतरी वेगळाच आहे रघुनाथाला सांबाचा अवतार लोक उगाच म्हणत नाहीत अंतपुरातील अगर दुजा कोणाची तरी मागे फूस आहे याला आता श्रीमंत पेशव्यांना मीच पुढे होऊन सांगणार आहे गुंडाळा तुमचे बुरू आणि दफ्तर ते तुमचे तुम्हालाच लखलाप ठरोत, हा चाललो मी हिंदुस्तानच्या मोहिमेवर स्वारींनी असं एककी निश्चय करू नये पार्वतीबाई हुंदका गिळत बोलल्या हिंदुस्थानी जंगासाठी निघायचा माझा कृतसंकल्प कायम आहे तो कदापी बदलणार नाही भाऊसाहेब गरजले पण भाऊसाहेब होय पुरंदरे मिष्टांनासाठी अन्नछत्रात पात्रावाळ्यात धुंडाळणारा मी कोणी भटभिक्षुक नव्हे फडाबडबरोबर रण म्हणजे काय असतं हे मलाही ठ था, चांगलं ठाऊक आहे रणभूमीत तमाखुणाची बाळगायची नसते मृत्यूची भीती तर धरायचीच नसते मृत्यूची आणि माझी तर चांगली ओळख नव्हे तर घट्टीच जमली आहे म्हणा की मातोश्री तीर्थरूप दुसरा मातोश्री हे सारे बालपणीच मला एकाकी सोडून निघून गेले सातारच्या भवानीपेठेत बकुळीच्या झाडाखाली एका प्रात काळी मी मूर्तिमंत स्वप्न पाहिलं होतं तेच स्वप्न माझी उमा दारावरचं माप लवंडून माझ्या घरात आली बकुळ फुलानं सारं घर भरून टाकलं माझ्या संसाराचा स्वर्ग करणारी माझी प्रियतमा उमा तिच्या कुशीत निपजलेले माझे लवकुश जगाचा वारा लागण्यापूर्वी ही दुनिया सोडून गेले तेव्हा वळीव कोसळल्याप्रमाणे आम्ही दोघे रात्रभर दुःख आवेगाने गळत होतो थोड्याशा आजारानं एके दिवशी कोळं ऊन क्षणात तशी माझी उमाई नाहीशी झाली या सांब सदाशिवच्या आयुष्यात उमा गेली आणि पार्वती आली तिच्याही उदरातली दोन बाळे काळाने हिसकावून नेली म्हणूनच सांगतो मृत्यूचं दर्शन मला अनेकदा घडलं आहे नदी पल्ल्याडच्या नगरात राहणाऱ्या आणि आधेमध्ये पानवठ्यावर भेटणाऱ्या सवंगड्यांसारखा तो मला अनेकदा भेटला आहे रणंगण मृत्यू मे भेटला तो विजे गो गिर धर्तीसारखा मी ही कवेत घेईन आ भस्म होकाश शत्रु हिंदुस्थान बाहर लौटाच पुनः तरी मजा पदरी पड़ेल हो बाहू बोला बोर पार्वती बाइं का घरे पड़ू लगे पदरच् बोला तोंडला हुंदकुंदऊ लगल ना पुरंदर ही अश्रू अनावर जावटी अश्रू पुसले मनाले आपण बाईसाहेबांकडे पहावे खुद्द खाशाने मोहिमेवर जाण्याचे कारण नाही हा माझा कृता निश्चय काळही बदलू शकणार नाही भाऊसाहेब काढाडले आता यापुढे भाऊसाहेबांचा पेशवाईवर डोळा आहे म्हणून कोणी अंत पुरात तळमळू नयेत बोटे मोडू नयेत विरांचा स्वर्ग म्हणजे रणांगण त्याचं अढळसिंहासन त्याचं स्वर्गातच लाभतं त्या दिव्याचीच मला आता प्राप्ती करायची आहे आप्पांचा पोर बोरूबादर नसून तर ही आहे हे मला पुन्हा एकदा आम दुनियाला दाखवायचं आहे आता फिरून मागार नाही किल्ला सर होत नसेल तर माझी गर्दन छटा आणि तोफे ठसून मला बक्ती द्या माझी मुंडी तरी वसायच्या तटबंदीला तटबंदीच्या आत जाऊ दे असं मृत्यू गानं गाणाऱ्या चिमजा आप्पांचं रक्त माझ्या नसानसात उसळतं फेसळतं आहे हे मला कदापि स्वस्त बसू देणार नाही त्रिवार नाही नानासाहेब पेशवे डोईवरचा मंदील बाजूस ठेवून आणि अंगरका सैल करून खाशा बिछायतीवर पडले होते दोन्ही बाजूस दोन तिलोत्तमा वाळ्याच्या पंखेने वारा घालत होत्या चाळीस वर्ष उमर असलेल्या नानासाहेबांना आता थकवा जाणवत होता गेल्या दोन वर्षांत अनेक विकारांना तोंड द्यावे लागत होते पेशवाई मिळून वीस वर्षे लोटली होती पहिल्या दहा बारा वर्षांत त्यांनी हिंदुस्थानभर रपेट मारली होती त्यांना शाहू महाराजांनी साताऱ्याच्या दरबारात पेशवाईची शिक्केकाट्यार आणि वस्त्रे दिली तेव्हा बापूजी नाईक बारामतीकर रघुजी भोसले नागपूरकर दाभाडे पंतप्रतिनिधी अशा मातब्बर मराठा सरदारांनी विरोध केला होता पेशवाई ही वंशपरंपरागत नव्हती त्यामुळे बाजीरावांनंतर कोण हा प्रश्न मराठी राज्यापुढे उभा टाकला होता पण चिमाजी आप्प्पांनी सफल झाली कडव्या विरोधाला न जुमानता शाहूराजांनी नानासाहेबांना वस्त्रे प्रदान केली अवघ्या वीस वर्षांचा बाजीरावाचा पोर नाव कमावेल अशी शाहूंची खातरजामा झाली होती शिवाय साताऱ्याच्या भूमीतच नानासाहेबांनी विद्यार्थी दशेतले धडे गिरवले होते समारंभात चिमाजी आप्पा आणि महादजी पंत पुरंदरे यांनाही वस्त्रे बहाल करण्यात आली नानासाहेबांनी महाराजांना मुजरा केला तेव्हा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून शाहूराजे म्हणाले तीर्थरूपांसारखे थोरवा सकल पृथ्वीचे राज्य करा शाहूराजांचे शब्द साक्षात आणण्यासाठी नानासाहेबांनी उत्तर हिंदुस्थानात दौड मारली दोन तीन वर्षे गंगा यमुनेचे खोरे दनानून सोडले हिंदू पदपादशाहीच्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य आरंभले सतराशे एक्कावन्न मध्ये त्यांच्या शिंदे होळकर या सरदारांनी अहमद या करार घडवून आणला दिल्लीपतीचे संरक्षण महाराष्ट्र देशाच्या हाती आले पेशव्यांचा प्रतिनिधी म्हणून अंताजी माणकेश्वर पाच हजार सैन्यांशी दिल्लीच्या रक्षनास राजदानित कायम राहिला नानासाहेब ही वस्त्रे आगीची आहेत अशी साताऱ्याहून पुण्यास परतताना चिमाजी आप्पांनी पेशव्यांना जाणीव करून दिली होती त्याचीच सय ठेवून निजामाला सिंदखेडला दोन वेळा बुडवण्यात आलं देवगिरी पाडला नाना नानासाहेबांनी दमाजी गायकवाडांचे बंड मोडून त्याला जेरी आणला अर्धा गुजरात आपल्या मांडीखाली घेतला तुळाजी आंगरांचा पराभव इंग्रजांच्या सायाने केला अशा नाना प्रसंगांना आणि व्यक्तींना नानासाहेबांना तोंड द्यावं लागलं होतं जेव्हा रघुनाथने अटकीवर झेंडा फडकवला तेव्हा त्यांना कृतकृत्य ते वाटलं अनेक दगदगीत कटकटीत आणि धावपळीत गुंतलेल्या नानासाहेबांना जेव्हा रघुनाथ दादा आणि सदाशिवराव भाऊ करते झाले तेव्हा हैस वाटलं हळूहळू या दोन्ही चाकांवर भार देऊन पेशवे निवांत पडू लागले निवांत पानाच्या जागी विलास चैन आणि इश्कबाजी चोराच्या पावलानं आली आणि सावाच्या तोर्यात नांदू लागली त्यातच त्यांची प्रकृती अलीकडच्या काही वर्षात वरचेवर बिघडत होती आणि ते हवालदिल होत होते आज सुद्धा अंगात साधारण कणकणी त्यांना जाणवत होती थोड्या वेळापूर्वी राजवैद्य औषध देऊन गेले होते आधीच आजार आणि त्यात उत्तरेकडचा खेळखंडोब्याची वार्ता यामुळे पेशवे बैचेन झाले होते धड झोपही येत नव्हती आणि उठावसही वाटेना इतक्यात गोपिकाबाई तरात तरा तरा चालीनं आल्या तशात दोघी नाटकशाळा बाहेर निघून गेल्या पेशव्यांच्या अंगाला हात लावून रजईवर गोपिकाबाई बसल्या अंगावरच्या शालीची भाळ मारता मारता त्या बोलल्या इकडची स्वारी आणि भाऊसाहेब दोघे मिळून हिंदुस्तानच्या स्वारीवर चाललेत असं ऐकलं ते खरं आहे का आता तिकडील परिस्थितीच तशी ढासळली आहे की हिंदुस्थान सावरण्यासाठी पेशव्यांच्या कुटुंबातीलच कोणी कासा रवाना झाला पाहिजे अशी लोकांचीच धारणा झाले झाली आहे गंगा यमुनेच्या खोऱ्यांतून अंतर्वेदीतून अनेक दिवसांची मागणी आहे की नानाभाऊंनी मिळून मोठ्या फौजीनिशी हिंदुस्थानी दाखल व्हावा मी तसा मनसुबाही केला होता पण माझी ही ढासळती स्थिती का कासच देईना मी सकाळीच भाऊंना कळवून टाकलं फौजबंद बंदवा आणि मोयमेवर निघा याचा दुसरा अर्थ रघुनाथ भाऊजींना अपात्र समजून भाऊसाहेबांच्या हाती मोहीम दिली जात आहे कोणालाही हे गैरच दिसेल गोपीकाबाई म्हणाल्या कोण गैर आणि कोण चांगला याचा जबाब काळच देत असतो नानासाहेब गंभीरपणे बोलू लागले शिवाय याआधी दोनदा रघुनाथरावांना मर्दुमकीची संधी आम्ही दिलीच होती याचा अर्थ भाऊजींनी काहीच मरदुमकी दाखवली नाही का अटकेवर जरी पाटका कोणी फडकावला दादांच्या पराक्रमाबद्दल मला सार्थ अभिमान आहे पण ही स्थिती थोडी वेगळी आहे हिंदुस्थानी रोहिले पठाण कंदहारवासी दुराणी त्यात गंगेपारचे जमीनदार तालुकदार असे सारे राहू केतू एक झाले आहेत त्यांनी उभं रान भारून आहे आज हिंदुस्थानी स्थायिक झालेल्या सरदारांना प्रसंगी सावरून प्रसंगी ठोकून एकत्र करायला हवं अंताजी मानकेश्वर हिंगणे बंधू गोपाळराव बर्वे गोविंद पंत खेर बुंदेले असे उत्तरेत पाठवलेले आपले रखवालदारच आपली दौलत तिकडच्या तिकडे लुटू लागले आहेत प्रसंगी त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना वठणीवर आणून परतचक्राविरोधी झुंजास उभं केलं पाहिजे यासाठी शिस्तीचा सेनापती आणि अव्वल दर्जाचा मुत्सद्दी हवा आपल्या बोळ्यादादाला कोणीही क्षणार्दात भारून टाकेल त्याऐवजी सद्यस्थितीत कर्तव्य कठोर आणि चतुरस्तो अशी काही ठिकाणी कुजबुज चालते आणि ती सत्य दादांच्या या आधीच्या दोन्ही उत्तर मोहिमात कर्जाचा डोंगर उभा राहिला लष्कराला वेळेला शिबंदी नालबंदी प्राप्त झाली नाही त्यामुळे लष्कर दादासाहेबांवर थोड तरी नाखुश आहे तेच भाऊसाहेबांनी अजिंक्य देवगिरी आपल्या मांडीखाली दाबल्यानं मराठावीर त्यांच्यावर बेहद्द खुश आहेत या ताज्या तवान्या उत्साहात भाऊसाहेब आणि मराठा लष्कर रोहिले दुराणींना गंगा यमुने सहज बुडवून मारतील त्यात भाऊसाहेबांचाही दृढ निश्चय झाला आहे आणि रघुनाथदा नालबंदीसाठी हटून बसले आहेत पर्यायानं भाऊंना आशीर्वाद देणंच फायद्याचं होणार आहे मुत्सद्दी नानासाहेब राजकारणाचा व्यव किती मजबूत रचला आहे हे ऐकवित होते तरी गोपिकाबाईंच्या चेहऱ्यावरच्या आठ्या मावळत नव्हत्या खास करून जेव्हा भाऊसाहेबांची स्तुती पेशव्यांच्या तोंडी येत होती तेव्हा त्यांना कसनुसं वाटत होतं नानासाहेब थांबवून गोपिकाबाईंकडे पाहत होते थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही गोपिकाबाई निश्चयाने म्हणाल्या इकडच्या स्वारींनी अजूनही फेरविचार करावा इथे कारभारी पदावर भाऊसाहेब आहेत म्हणून तर स्वारींच्या पाठीशी जास्त तंटेबकेडे आणि कटकटी नाहीत हिसाब किताब ताळेबंद सारं काही जितल्या तिथे करतात भाऊ भाऊजी त्यात तुम्ही गुंतला आहात या छंदी फंदीत छंदी फंदी या शेलक्या आहेराबरोबर नानासाहेबांनी डोळे वाटारल्याचे गोपिकाबाईंच्या लगेच ध्यानी आलं त्यांनी मान खाली घातल्यासारखा भाव दाखविला न राहून नानासाहेब म्हणाले भाऊंबद्दल आपला हा दुराग्रह बरा नव्हे तुम्ही कितीही सारवासारव केलीत तरी भाऊसाहेबांबद्दल आपली काय मते आहेत हे सारा शनिवार वाड्यालाच नव्हे तर निम्म्या पुण्याला माहिती आहे जेव्हा शाहू राजांनी भाऊंना पुण्यास आणायला भाग पाडले तेव्हा एवढ्याशा भाऊंचे शनिवार वाड्यात पदार्पण झाले त्या दिवशीची तुमची मुद्रा पाहण्यासारखी होती अजूनही आठवतो मला तुमचा तो मुखचंद्रमा भाऊ कर्नाटकला बंडावा निपटण्यासाठी चालले होते तेव्हा ते, ते तिकडे जाऊन वेगळं काही करतील म्हणून तुमच्या मनात नाना शंका डोकावल्या तुमच्या हट्टामुळं भाऊंना परत बोलवण्यासाठी आम्ही चिठ्ठी देऊन सांडणी दाडली तरी भाऊ आले नाहीत म्हणून त्यांना आणण्यासाठी तुम्ही खुद्दा आम्हाला वीस कोच जुलमानं पुढं धाडलात एवढा गैरविश्वास हा शेवटी तो आपांच्या आप रक्त गोळा आहे ना त्याला हे असलं निंद्य प्रकार जाणवत नसतील का पण आपल्या पोरांना ठिकाणं नाही स करतील ना किती वेळा हा भोशा ऐकायचा आम्ही आणि साऱ्यांचेच भाऊबंद असे नसतात ओ असेल हिम्मत तर तुमची लेकरे राहतील आयुष्य तुबी आणि बसतील मस्नं दिवर पण पोरांच्या भविष्याची वृत्ता काळजी बाळगून जेव्हा तेव्हा संशयानं बावला पाण्यात पाहण्याचा काय अर्थ आहे तुमच्यामुळेच रघुनाथाचा सुद्धा भाऊंबद्दल एवढा दुराग्रह झाला आहे की काल भर मसलतीत त्याने भाऊंची बोरूबहादर म्हणून संभावना करावी पेशवाईची तमन्ना बाळगून असल्याचं भाऊसाहेब कधी कोणाकडे चोरून तरी बोलले आहेत का जसे तीर्थरूपांची सावली होऊन त्यांच्या पाठीशी चिमाजे आपण उभे होते तसेच भाऊ खायचं हे काही लयचं दुसरं जेव्हा करवीरकरांकडची पेशवाई चालून आली होती तेव्हा गुडघ्याला बाशिंग बांधून कोण बसलं होतं ते तरी उभे पुण्यालाही माहिती आहे गोपिकाबाईंकडे नानासाहेबांनी तिरस्कारयुक्त नजरेनं पाहिलं आणि ते बोलले तेव्हा तुम्ही खूप तरुण आणि कमालीच्या सुंदर दिसत होतात ना पेशव्यांना सुंदर चेहऱ्याचा अनावर मोह आहे हे सारी रेतच जाणते तुमचं सौंदर्य कवेत घेतलं आणि तुमच्यातला विखारही माझ्यात बिनला सत्या सत्यातली रेखाच पुसट करून टाकली तो तुम्ही ज्या भाऊवर लग्नाआधी मी पोटच्या गोळ्याप्रमाणे प्रेम करीत होतो तो, तो, तो माझ्या डोळ्यांना परका उपरा भासू लागला बेन माता पित्याच्या त्या लेकराची कोंडी झाली वाड्यात येऊन हरदी नुसत्या पंक्ती झोडात बसायला तो अन्ना अन्नछत्रातल्या पत्रावाळ्यात ढुंडणारा भिक्षुक नव्हता ते मर्दाचं रक्त ते स्वस्त तरी कसं बसणार आमच्या लेकी त्यांनी करवीर करांचीच काय पण अन्य कोणाचीही पेशवे पत्करली असती तरी आम्हाला तो गुन्हा वाटलाच नसता <laughs> अशाच उत्तरांची स्वामींकडून अपेक्षा होती गोपिक हा हसून म्हणाल्या आजकाल तुम्हाला हजार जीवा फुटू लागले आहेत मगाच आपण छंदीफंदी म्हणालात नाटकशाळा ऐशाराम यांमध्ये आम्ही मजगूल असतो म्हणून जेव्हा तेव्हा दोष देत सुटता आपण आमची बग बिघडलेली मनस्थिती बघून आमच्याच जीवाभावाच्या लोकांबद्दल कान फुंकता जेणेकरून आमची माणसे दुखवतील म्हटलंय ना परबुद्धीविनाशाय स्त्री बुद्धी प्रलयंगता जाऊ भाऊंच्या जे नशिबे असेल ते होईल नानासाहेब म्हणाले एकटे भाऊसाहेबच निघणार आहेत का बोहिमेवर गोपिकाबाई विचारू लागल्या पार्वतीबाई जातील सोबत पेशवे म्हणाले असं का काय का बिघडलं त्याच्यात तुम्ही आमच्यासोबत उत्तर हिंदुस्तान थोडा का पालता घातला आहात कीर्थरूपांनी जेव्हा येऊनी ठेवली तेव्हापासून आमच्या आजीसाहेबांनी धडाच घेतला होता पोरे पाटी मागे टाकून वीर 12 मासांतले 8 मास बाहेरच हिंडतात नी वाईट साईट नाद छंद पंद जडतात त्याऐवजी आपल्या बायकासोबत नेलं तर काय बिघडलं त्याच न्यायाने तुम्ही आमच्याबरोबर मोहिमेवर हो येऊ लागला तशा साऱ्या सरदारांच्या पालख्या आणि मेने त्यांची सोबत करू लागले गेल्या दहा पंधरा सालात हा रिवाजच पडला आहे शिवाय पार्वतीबाई म्हणजे बिन लेकर बाळाची माऊली त्यात भाऊसाहेब म्हणजे जातीचा कर्मवीर बिना अण्णापानाचा तासन तास बसेल तो तेच पार्वतीबाई संगी असतील तर त्यांच्या तब्येतीची हेळसण तरी थांबेल बराच वेळ कोणी कोणाशी बोलला नाही भाऊंच्या प्रीतीनं गलबललेला नानासाहेबांचा भाव थोडा कमी होऊ दिला आणि गोपिकाबाई हळूच म्हणाल्या विश्वासरावांनाही मोहिमेत धाडायचा निश्चय केला आहे म्हटला आम्ही नानासाहेब चमकले मुद्रेवर रागाच्या चिडीच्या रेषा उमटल्या सखेद आश्चर्याने ते विचारू लागले रावांना आणि मोहिमेत ते कशा इथे वाड्यात राहून गौरीतल्या पोरींप्रमाणे त्यांनी जिम्मा खेळावा का त्यांनी लढाया चढाया करार मादार राज्य कारभारा याचे दड़े गिरवायला हवेत का नकोत रावांना युद्धाचा अनुभव नाही असे कोण म्हणेल सिंदखेडच्या स्वारीत त्यांनी मर्दाच्या पोटी जन्म घेऊन सार्थक केल्याचं दाखवलं पण ही मोहीम मात्र आता साधी नाही नानासाहेब गंभीरपणे म्हणाले कशाला माझ्या सतरा अठरा वर्षाच्या राजबिंड्या लेकराला उत्तरेत पाठवायचा आग्रह धरतेस चंद्रकोरीनंही लाजून चूर व्हावं असं माझ्या लेकराचं सौंदर्य त्या सौंदर्याला यवनांची दृष्ट लागू नये स्वारा शिकारा करायला अजून त्यांना भरपूर उमर पडलेली आहे सौंदर्यापेक्षा मी त्यांच्या मसनतीची भावी पेशवायची काळजी करते आहे गोपिकाबाई बोलून गेल्या गोपिकाबाईंच्या शब्दांनी नानासाहेब रक्तबंबाळ झाले संतापाने चेहरा फुलला दातोट खात ते बोलले पाहिलंस गोपिके भाऊंबद्दल तुझ्या अंतरी किती दुराग्रह आहे तो भाऊने कदाचित उत्तर हिंदुस्तान जिंकला तर तो हिंदुस्तानचा बादशाह होईल हीच तुझी भीती ना यापेक्षा या, या पाठीमागे तुझा दुसरा कोणताही इच हेतू दिसत नाही आम्हाला गोपिकाबाई ताट झाल्या तिखट शब्दात नानासाहेबांना प्रतिशब्द करू लागल्या स्वारींनी काही समजावं पण मी स्पष्ट बोलते आमची पोरे नेबलट बैदुलासारखी राहावीत असा आम्हाला मुळीच वाटत नाही बैल होऊन त्यांनी पेशव्यांच्या गव्हानीत हिरे चुरडायला नवेत तर त्यांची तलवार हाती घेऊन रनात झुंजासाठी उभं राहायला हवं त्यांना कोणी शेंदाड शिपाई अगं रडत राहू तू आम्हाला खपायचं नाही त्यांची कीर्ती मामंजींसारखी त्रिखंडात पसरायला हवी नानासाहेब थोडे शांत झाले आणि म्हणाले ठीक आहे आपल्या मनसुब्या आड यायची आमची इच्छा नाही फक्त भाऊंबद्दलच्या गैरविश्वासातून या गोष्टी गाडायला नकोत एवढं लक्षात ठेवा रावांना युद्ध नैपुणण्यासाठी धाडायचं असेल तर आमची हरकत नाही तो भाऊसाहेबांचाच पाठ्या आहे भाऊंना ठेच लागली तर त्यांच्या डोळ्यात अश्रू तर विश्वासरावांच्या केसाला धक्का लागला तर भाऊ उभं जग जाळून बेचिराग करतील एवढा दोघांत काढा आहे राव मोहिमेवर निघालेत म्हणून भाऊंची आडकाठी असणारच नाही या उपर आणखी काय इच्छा मोहीम विश्वासरावांच्याच नावे निघावी त्यांच्याच नावे मुद्रा पाड़ाव्याद आणि करार मदार घडावेत इकडच्या स्वारींना मी मुद्दाम सांगते एकाएकी गोपिकाबाईंना गलबोलून आलं त्यांनी भरलेले नेत्र पादराच्या डोक पुसले आणि त्या म्हणाल्या सोळा वर्षांमागचा तो मान प्रसंग आठवला की जेव कासावीस होतो त्या वाईट रात्री वाड्यातल्या ते छदमी समोर न जाता वाड्यातच कोंडून घेणं हातची पेशवाई सकल पृथ्वीचं राज्य कोणी हिरावून घेणं यापेक्षा वाईट गोष्ट तरी कोणती हो मी स्वामींना पुन्हा पुन्हा सांगते मी पेशवीन अगर पेशव्यांची आई म्हणूनच जगेन आणि मरेन उगाच रास्त्यांच्या कुळीचं नाव सांगणार नाही गोपिकाबाईंच्या बोलांनी नानासाहेबही हेलावून गेले सतराशे चौवेचाळीसचा तो प्रसंग सोळा वर्षांच्या अंतरानेही ताजा भळबळत्या जखमेसारखा तीक्ष्ण तिखट भासू लागला बारामतीकर नाईक रघुजी भोसले दाभाडे पंतप्रतिनिधी आदी मराठे सरदारांनी पेशव्यांविरुद्ध कारवाया केल्या होत्या शाहू महाराजांचे अक्षरशः शा कान भरले होते महाराजांनी एक महिना भरका होईना नानासाहेबांकडून पेशवाई काढून घेतली होती झेंड्याविना काठी मुंडी विना देह आणि गादी विना राजा म्हणजे काय असतं याचा चांगला अनुभव नानासाहेबांनी घेतला होता त्या स्मृतीच्या डागण्या अजून देह पोळीत होत्या गोपिकाबाईंचेही सारेच विचार खोटे नव्हते याचा साक्षात्कार आत्ता नानासाहेबांना झाला त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत नानासाहेब त्यांना धीर देऊ लागले भाग पाच समाप्त